वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सत्याहत्तरावा रामा पूर्वी त्रेता युगात, शंभर योजन लांब आणि शंभर योजन रुंद असे मोठे पसरलेले अरण्य होते त्या अरण्यात पशुही नव्हते पक्षी नव्हते माणसही नव्हते तेथे उत्कृष्ट तप करण्याच्या इच्छेने ते पायाखाली घालावे म्हणून मी गेलो त्या अरण्याचे वर्णन मी करू शकत नाही अनेक प्रकारच्या चविष्ट फळमुळांनी आणि वनराईनी ते भरलेले होते त्या अरण्याच्या मधमज एक योजनभर विस्तीर्ण सरोवर होते त्यावर हंस कारंड पक्षी गजभजलेले होते चक्रवाकाने ते शोभत होते पद्मकमळांची त्यात गर्दी झालेली होती त्यात शेवाळ नावाला होते अत्यंत रुचिकर असे त्याचे पाणी होते अत्यंत अद्भुत असे ते सरोवर धुळीपासून आलिप्त संत पक्षीगणांच्या गर्दीने शोभेवंत असे होते त्या सरोवराच्या जवळच अत्यंत अद्भुत असा आश्रम होता तो फार अत्यंत पवित्र आणि तपस्वी जन नसलेला होता तेथे उन्हाळ्याचे एक रात्र सकाळी फटफडताना उठून मी त्या सरोवरापास गेलो तेव्हा मला एक प्रेत दिसले ते चांगले पुष्ट आणि कुठेही मलिनता नसलेले अतिशय क्रांतीयुक्त असे त्या सरोवरा तरंगत, तरंगत होते हे प्रेत तेथे कसे असा काही काळ मी सरोवराच्या तीरावर विचार करीत उभा राहिलो असता त्या थोड्या वेळाने मागे एक अद्भुत दिव्य देखावा दिसला एक विमान खूप विशाल हंस जोडलेले आणि मनाच्या गतीने जाणारे मी पाहिले रामा त्या विमानात एक स्वर्गीय व्यक्ती वसली होती आणि दिव्य भूषण घातलेल्या एक सहस्त्र अप्सरा होत्या कोणी गायन करीत असलेल्या कोणी मृदंग वीणा पणाव अशी वादे वाजवीत असलेल्या इतर कोणी नाचत असलेल्या आणखी दुसऱ्या कित्येक कमळासारख्या नेत्र चंद्रकिरणांसारख्या धवल आणि सुवर्णदंड असलेल्या चौऱ्या होत्या त्यांच्या मुखावरून वारीत त्यांची सेवा करीत होत्या तेथे सूर्याने मेरू शिखर सोडावे तसे त्या स्वर्गीय व्यक्तीने आपले सिंहासन सोडले आणि माझ्या देखत ती व्यक्ती विमानातून उतरून ते शव खाऊ लागले अतिशय पृष्ट असा त्या प्रेताचे मांस यथेष्ट खाल्ल्यावर ती स्वर्गीय व्यक्ती सरोवरात उतरून हात तोंड धुवू लागली यथाविधी तोंड इत्यादी धुवून ती स्वर्गीय व्यक्ती रामा त्या उत्कृष्ट विमानात चढू लागली त्या देवतुल्य व्यक्तीला विमानात चढताना पाहून मी तिला विचारले शत्रुशे दिसणारे आपण कोण आहात आणि असला तिरस्कार आहार आपण का केला ते सौम्या मला सांगावे देवा तर तुम्ही दिसत आहात असली आवड आणि असला आहार कोणाही देवाचा असू शकेल का सौम्या मला तर सारे हे सारे आश्चर्य वाटते खरे काय आहे ते मी ऐकू इच्छितो तुम्ही हे प्रेत खावे हे योग्य आहे असे मला वाटत नाही असे म्हटल्यावर तो स्वर्गीय नरश्रेष्ठ माझे हे सारे कुतूहलाने आणि उचित शब्दात केलेले विचारणे ऐकून मला सर्व, सर्व सांगू लागला उत्तरखंडाचा शहा सत्याहत्तरावा सर्ग समा